स्कंद तिसरा अध्याय पंचविसावा सुदर्शनाला राज्याभिषेक सुदर्शन हा सुरुधांसह अयोध्येस राजा झाल्यानंतर शोकाकुल झालेल्या शत्रुजिताच्या मातेला प्रणाम करून तो म्हणाला हे माते संग्रामामध्ये मी खरोखर तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो कि तुझ्या पुत्राचा आणि तुझ्या पित्याचा वध मी केलेला नाही दुर्गेने संग्रामामध्ये त्यांचा वध केला आहे ह्यात माझा अपराध नाही अवश्य घडून येणाऱ्या गोष्टीचा प्रतिकार होणे शक्य नसते हे मानिनी मृतपुत्राबद्दल तू शोक करू नकोस जिथं स्वकर्माचे अधीन असतो कर्मानुसार सुखदुःखाचा उपभोग घेत असतो हे माते मी तुझा दास आहे हे धर्मज्ञ जशी मला मनोरमा तशीच तू तुम्हा उभयतांविषयी माझ्यामध्ये येतिंचितही भेद नाही केलेले बरे कर्म ज्या अर्थी भोगलेच पाहिजे त्या अर्थी सुख प्राप्त झाले असता हर्ष आणि दुःख प्राप्त झाले असता शोक तू कधीही करू नकोस दुःख प्राप्त झाले असता अधिक दुःखी लोकांकडे दृष्टी देऊन शोकाकुल होऊ नये सुख प्राप्त झाले असता अधिक सुखी लोकांकडे लक्ष देऊन हर्षाने उच्चंबळू नये शत्रूप्रमाणे असलेल्या हर्ष लोकाशी आपला संबंध ठेवू हो नये हे सर्व दैवाधीन आहे आपल्या अधीन कधीही नाही विचारी पुरुषाने अंतःकरण दुखाने शुष्क करून घेऊ नये ज्याप्रमाणे निकाच्या अधीन असलेली लाकडाची पुतळी हलचाल करीत असते त्याप्रमाणे स्वकर्माधीन असलेला देहधारी प्राणी सर्वत्र हालचाल करीत असतो हे माते मी वनामध्ये गेलो असताही वनात दुःखी झालो नाही कारण स्वतः केलेले कर्म भोकले पाहिजे हे मी जाणीत असतो आणि मनामध्ये वागवितही असतो माता मह याच ठिकाणी मृत झाला असता माझी अनाथ मात अभय झाली मला घेऊन गहन मनामध्ये गेली जाता जाता बालपुत्राने युक्त असलेल्या त्या निराश्रित मातेला मार्गात चोराने लुटून वस्त्रहीन केले आणि प्रवासामध्ये उपयोगी पडणारे सर्व उपजीवन साधनही त्यांनी लुबाडून घेतले अशा स्थितीत माता मला घेऊन भारद्वाजाश्रमामध्ये गेली तेथे हा विद्धल आणि ही अबलादायी आमास येऊन मिळाली आम्ही तिघे त्या ठिकाणी राहिलो आणि दयाळू मुनी आणि मुनिकन्या ह्यांनी फले आणि धान्य ह्यांच्या योगाने आमचे सर्वस्वी पोषण केले त्यावेळी मला दुःख झाले नाही आणि आज वैभव प्राप्त झाल्यामुळे सुखही वाटत नाही वैर अथवा मात्सर्य माझ्या अंतःकरणामध्ये कधीही नसते महात राज्यपेक्षा कर संयम कर धर्माचरण करावे नरक प्राप्ति हो माते को ही योनी मधे आहार आदि सुख बरबर प्राप्त होते हैं परंतु या शुभ भरत खंडामध्ये मनुष्य जन्म प्राप्त होणे दुर्लभ आहे पुरुषांना स्वर्ग आणि मोक्ष देणारे जे धर्मरूप साधन ते अन्य मध्ये दुर्लभ आहे त्याचे अवलंबन मनुष्य देह प्राप्त झाल्यावर अवश्य करावे याप्रमाणे त्या सुदर्शनाने सांगितले असता लीलावती अतिशय लज्जित झाली पुत्र शोकाचा त्याग करून आणि नेत्रामध्ये अश्रू आणून त्याला म्हणाली हे पुत्रा जाने तुझा माता महाचा वध करून तुझे राज्य हरण केले त्या माझ्या पित्याने युधा जितानेच मला अपराधी केले आहे त्यावेळी मी समर्थ झाले नाही म्हणून हे पुत्रा त्यानेच हे कर्म केले त्यात माझा अपराध नाही हे आपल्या कृतीनेच मृत्यू पावलेले आहेत तू त्यांच्या मृत्यूचे कारण नाहीस यास्तव मला त्या पुत्राचे दुःख होत नसून त्याच्या कृतीचे मात्र सर्वदा दुःख होत आहे हे कल्याण तू पुत्र आहेस आणि मनोरमा माझी भगिनी आहे हे पुत्रा मला मुळीच वाईट वाटत नाही आणि तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये क्रोध नाही हे महाभाग्यशाली सुव्रता भगवतीच्या प्राप्त झालेले हे निष्कंटक राज्य तू कर मातेचे भाषण श्रवण केल्यावर तो राजकुमार सुदर्शन तिला वंदन करून जेथेपूर्वी मनोरमा होती त्या रम्यग्रहामध्ये गेला तेथेच राहू लागला तेथे जाऊन तो वास्तव्य करू लागल्यावर सर्व मंत्री त्याने बोलावून आणले दैवन्य ब्राह्मण ह्या सिंहासनावर स्थित असलेल्या देवीचे मी सर्वदा पूजन करेन प्रथमत धर्म अर्थ काम आणि मोक्ष देणाऱ्या देवीची सिंहासनावर स्थापना केल्यानंतर रामाधिकांप्रमाणे मी राज्य करेन सर्व नागरिक जनानी देवीचे पूजन करावे सर्व मनोरथ परिपूर्ण करणाऱ्या त्या शिवशक्तीला मान द्यावा याप्रमाणे राजाने सांगितले असता त्या मंत्र्यांनी ती राजाशी आज्ञा शेवटास नेली त्याप्रमाणे शिल्पी जनांकडून एक अतिमनोहर देवालय करवले एक सुंदर मूर्ती करून त्या सुदर्शन भोपालाने द्विजाना निमंत्रण केले शुभ दिवशी सुमुहूर्तावर त्याने त्या मूर्तीची स्थापना केली प्रथम यथाविधी हवन करून त्या विचारी राजाने देवतांचे पूजन केले नंतर त्यावेळी वाद्यध्वनी ब्राह्मणांचा वेदघोष आणि नाना प्रकारचे गीते ह्यांच्या योगाने तेथे उत्सव सुरू झाला त्या कल्याणी देवीची वेदवेत्यांकडून ह्याप्रमाणे यथाविधी स्थापना केल्यानंतर राजाने अतिशय विधीपूर्वक तिचे नाना प्रकाराने पूजन केले नंतर त्याने आपल्या पित्याच्या राज्याचा स्वीकार केला तो त्या कौशल देशामध्ये फार विख्यात झाला तेव्हापासून अंबिका देवी ही त्या देशात विख्यात झाली राज्य प्राप्त झाल्यानंतर सर्व मांडलिक राजे त्याने वश केले इतकेच नव्हे तर सद्धर्माने जय मिळवणाऱ्या त्या सुदर्शन राजाने त्या मांडलिक राजांनाही अति धर्मनिष्ठ केले तो स्वराज्यामध्ये रामाप्रमाणे तसेच दिलीप पुत्र रघुप्रमाणे सर्वांना प्रिय झाला पूर्ण चतुष्पाद होता भूतलावर कोणाचेही मन अधर्माकडे रमत नसे त्याच्या राज्यात प्रत्येक ग्रामामध्ये त्याचप्रमाणे इतर राज्यांनीही देवीची देवालये बांधली त्याप्रमाणे कोसल देशामध्ये देवीचे पूजन त्यांनी प्रेमपूर्वक सुरू केले सुहून पूर्वी काशीमध्ये एक देवालय तयार करुर्गेची शुभमूर्ती करवून त्या देवालयात भक्तीने स्थापना केली तेव्हा तेथील सर्व लोकांनीही विश्वेश्वराप्रमाणे तिचे पूजन प्रेम आणि भक्तीने यथाविधी सुरू केले तेव्हापासून ती दुर्गा देवी भूतलावर विशेष प्रख्यात झाली प्रत्येक देशामध्ये तिची भक्ती वृद्धिंगत होऊ लागली भरतखंडामध्ये सर्व ठिकाणी सर्व सर्व, सर्व जप आणि ध्यान करीत असलेले सर्व लोक मानास प्राप्त झाले भक्तीविषयी तत्पर असलेले सर्व प्रजाजन त्या दिवसापासून प्रतिवर्षी नवरात्रामध्ये देवीचे यथाविधी अर्चन हवन आणि यजन करू लागले अध्याय पंचविसावा समाप्त